श्रीपादशे वल्लभ न हरि दत्ता या दिवांद सरस्वती सर्वे नात पाीपादशे वल्लभ न हरी दत्ता त्रेगम्या वासुदेवांद सरस्वती सर्वे ना पाठ पा महात्म्य अध्याय एकेचाळीसावा श्री गुरुदत्तात्रयाम वाराणसीवासी वेदधर्मामुनी दीपकाला सांगू लागले त्या राजपुत्राला पाहून हुंडासूर भ्याला तो भीतीने पांढरा फटक पडला व मनात म्हणाला माझे आयुष्य संपले अतेज मारुन तरुन हा तेजस्वी राजकुमार भविष्यात मला मारून टाकील तरुण वयात आला की हा माझ्या हाती येणार नाही आता त्याला धरावा तरीसुद्धा मनात भीती वाटते कोणीतरी समर्थ देव याचा प्राण राखत आहे म्हणूनच माझ्या बुद्धीचा प्रभाव चालत नाही स्वर्ग मृत्यूलोक आणि पाताळ या तिन्हीमध्ये धुंडूनही असा सामर्थ्यशाली कोणी नाही त्याअर्थी हा खात्रीने श्री विष्णू असावा इतर कोणी असता तर त्याच्यावर माझ्या मायेचा प्रभाव पडला असता तेव्हा हा दैत्यारी असावा असे नाका महामाया बलिष्ठ आहे तिचे चरण कमल धरल्यावर ती मला सामर्थ्य देईल असा विचार करून हुंड दैत्याने हात जोडून धावा केला हे महामाये त्वरित धावणीये मला साह्य कर माझे अंतःकरण तुझ्या चरणांची कामना करत आहे माझ्या सर्व दुःखांचे ओझे तू हलके कर तुझी कृपा झाल्यावर माझ्याशी कोण बैर करील हे माये मग मीच सर्वांना वरचढ होईन मी तुझा अज्ञ बालक आहे माझे रक्षण कर व माझ्या हाती हे बालक देऊन माझे प्रयत्न सफल कर मी अन्नपाणी सोडून रात्रंदिवस जागरूक राहिलो आहे आता माझ्यावर कृपा अवलोकन कर जरी शत्रू सामर्थ्यवान असला किंवा हरिसहाय्य करीत असला तरीही तुझी कृपा झाल्यावर मी कोणाची पर्वा धरणार नाही मी बाहेर राहून दिनवाना झालो आहे आज जाण्याला माझे मन कचरते तू तत्काळ कृपा केलीस तर मला अशक्य काय आहे मग मी कोणालाही आटोपणार नाही सर्वज्ञ अशा वैकुंठवासी विष्णूला प्रलयकाली तू निद्रारुपाने व्यापतेस तर मग इतरांची मातब्बरी ती काय अन्नोदक न घेता येथे मी क्षीण पावलो आहे अशा स्थितीत तू कृपावलोकन केले नाहीस तर मला मरण येईल हे भक्तवत्सले आता तू प्रसन्न हो हे मोहिणी मला वरदान दे तुला नमन करतो मी तुला मध्यमासांचा बळी देईन त्या दैत्याने मोहिणीची अशी प्रार्थना राजसी भक्तीने केली तेव्हा तिला त्याची करुणा आली अंतपुरातून एक दासी बाहेर येऊन बसली तिला पाहून असुराच्या मनाला आनंद झाला त्याने विचार केला की हिच्या शरीरात प्रवेश करून सुखाने अंतःपुरात जावे त्याप्रमाणे त्याने तिच्या शरीरात प्रवेश केला तिला पूर्वी जी आज्ञा केलेली होती ती दैत्याने पूर्णपणे आकर्षण घेतली व स्वतःची शक्ती तिच्या शरीरी प्रविष्ट केली अशा रीतीने तो गुप्तपणाने सूतिकागृहात आला त्याला कोण कसे ओळखणार तो मनाशी म्हणाला मोहिनी देवी प्रसन्न झाली म्हणूनच या सदनात मी आलो आता प्रस्वापिनीचा जप करून सर्वांना मोहवून टाकतो हे प्रस्वापिनी ज्ञानांच्याही बुद्धीला जी तू मोहिनी मोह घालतेस ती तू ह्यावेळी सर्वांना झोपव कोणीही मला पाहू शकणार नाही अशीच सर्वांना झोप यावी प्रातकाळी सहज सहजगत्या सर्वांना जाग यावी सर्वांना अतिशय गाढ निद्रा यावी असा मंत्र त्या दैत्या दैत्याने केला देवीने सर्वांना गाढ निजविले मग आनंद पाहून त्या दैत्याने बाळाला उचलून घेतले व त्वरेने तो स्वतःच्या कांचन नगरीकडे निघाला दत्ताने त्याला अडविले नाही तर उलट मंत्र शक्तीला मान दिला दैत्याचे कृत्य कोणासही समजले नाही कारण सर्व मोहित झाले होते दैत्य आकाशमार्गाने नगरात आला त्याने स्वतःच्या भार्येला बोलावून बाळ तिच्या स्वाधीन केले व म्हटले ह्याला छेदून शिजव राजाने यज्ञ तप इत्यादी करून जो पुत्र प्राप्त केला तो हाच याला त्वरेने शिजव मोठ्या प्रयत्नाने मी हा मिळविला आहे याला आत्ताच मार म्हणजे मी सकाळची न्याहरी करीन माझे दैव थोर म्हणून हा बाळ मिळाला आता हयगय केलीस तर हा माझा काळ मला निर्मोळ करील माझे अरिष्ट टाळण्याकरता मी याला भक्षण करण्यासाठी आणले आहे त्याचे हे बोलणे ऐकून भार्या भ्याली ती पतीला म्हणाली या बाळाला का मारता हा तुमचा शत्रू व काळ कसा होईल तुम्ही हा शास्त्रांनी निंदा केलेला घात व्यर्थ करीत आहात हे पाप कुलाचा घात करील हे अतिरेकी साहस आहे याने जगात निंदा व चेष्टा होईल त्यावर दैत्य तिला म्हणाला काय हा तुझा उपदेश दैवाने हा शत्रू निर्माण केला तो माझा प्राण घेणार आहे त्याला मी मोठ्या कष्टाने हस्तगत केला म्हणून हा दयेला पात्र नाही आमचे आचार्य विरोचन यांची शिकवण अशी आहे की अकृत्य करून सुद्धा स्वतःचे रक्षण करावे हे मत मान्य आहे देह हाच आत्मा आहे कारण तोच दिसतो ते ब्रह्म दिसत नाही म्हणून ते असत आहे आत्म्याचा म्हणजे शरीराचा घात झाला तर मग पुरुषार्थ कोण भोगणार हा देह दुर्लभ आहे शास्त्राचे हे मत गुह्य आहे स्त्री पुत्र गृह व वि ज्यामुळे प्रिय होतात तो श्रेष्ठ देह हाच आत्मा देहमत्र सदा पुनर्दारा पुनर्वृत्तम न देहात्मा पुनपुन अर्थात दारा आणि धन देऊनही स्वदेहाचे रक्षण करावे दारा व धन पुन्हा मिळतील परंतु देह पुन्हा मिळणार नाही हेच लक्षातून गुरुमताचा आदर करून ह्या बाळाला मारून तो मला लवकर शिजवून दे तुझ्या समक्ष तो पाक करव असे सांगून हुंडासुराने बालक तिच्या हाती दिले तिने धाकानी ते हाती घेतले व त्या बालकाचे चरण धरून सौरंध्रीच्या हातात दिले याला ताबडतोब ठार कर असे सांगितले हा माझ्या पतीचा वैरी आहे याचा पाक शीघ्र कर अत्ताच राजा याची न्याहारी करणार आहे मग मृत्यूची चिंता जाऊन पती अमर होईल असे सांगून दैत्यपत्नी स्वतः दुसऱ्या कामाला गेली सौरंद्रीने ते अपत्य हातात घेतले पाक शाळेत जाऊन बल्लवाचे हाती दिले त्याला ती म्हणाली तू मोठे शस्त्र घेऊन याला ठार कर मग मी शिजवून हुंड राजास बल्लवाने बाळाला उजव्या हातात धरून डाव्या हाताने करवा धरून दोन वेळा जोराचे प्रहार त्याच्यावर केले त्याच्यावर शस्त्र पडताच त्या शस्त्राचे तुकडे होऊन दूर पडले मग त्याने बाळाला भूमीवर ठेवून जोराने मारले दत्तदेवाने बाळावर रक्षणासाठी सुदर्शन ठेवल्यामुळे शस्त्र मोडून पडली हे कोणासही कळले नाही सुदर्शन अदृश्य असल्याने त्यावर शस्त्राचा खनखन असा आवाज होऊन ते मोडून पडले बाळ हसत राहिले तेव्हा बोकडाप्रमाणे कुवलून मारण्याचा बल्लवाने प्रयत्न केला तो वाया गेल्याचे पाहून त्याला आश्चर्य वाटले तेव्हा सैरंद्रीने बालकाला घेतले व बल्लवा आला म्हटले वा बल्ल बाळावर आता शस्त्र मारू नकोस याचा कोणीतरी मोठा रक्षण करता आहे हा कोणाचा पुत्र याचा कैवारी कोण असावा याबद्दल आमचा यथार्थ निश्चय होत नाही ह्याचे दैव प्रबल म्हणून आमच्या मनात दया उत्पन्न झाली आम्ही आता ह्याचे रक्षण केले पाहिजे दैत्य ह्याला का मारवितो आहे हे आम्हाला कळत नाही याच्या अंगावर राजचिन्हे आहित, हा दैवाचा पुतळा आहे रत्नाप्रमाणे हा सुंदर आहे याला कोण अधम मारिल याची लक्षणे उत्तम दिसतात हा परमभाग्यशाली आहे त्या ऐकून बल्लवाने कठोरपणाचा त्याग केला बाळाच्या सुदैवाने बल्लभ शांत होऊन बोलला सैरंद्री मी आता याला मारणार नाही हा तेजस्वी आहे याला पाहून कसायाच्याही चित्तात द्रवी पहा याचे दैव किती प्रबल आहे आमचे शस्त्र मोडून पडले परंतु याचा एक केसही तुटला नाही याच्यावर वज्राचे कवच आहे हा शस्त्रानेही मरत नाही दुष्ट राक्षसाने याला व्यर्थ का मारवावे परंतु दैवाने ह्याचे रक्षण केले आहे हा सुरक्षित राहून हसत आहे ज्याचे दैव अनुकूल असते त्याला त्याचे कर्म राखते त्याला कोण मारील जे संकटात सापडतात घोरवनात हिंडतात नदीच्या प्रवाहात वाहतात किंवा अडचणीत पडतात त्यांना रक्षण करणारा देव असताना त्यांचा जीव कोण घेऊ शकेल शस्त्र अग्नी विष किंवा वैभवाचा तेथे काही उपयोग होणार नाही हा बाळ भाग्यवान आहे म्हणून मी शस्त्र ठेवून दिले आहे बल्लवाचे हे बोलणे ऐकून सैरंद्री म्हणाली तुझे मन शांत झाले असेल तर हा बाळ ताबडतोब दुसऱ्या ठिकाणी नेऊन ठेव हे असुराला समजता कामा नये हा कोणाचाही पुत्र असू तु ह्याचा प्राण वाचव तिचे म्हणणे बल्लवाला पटले त्याचे मन अशा रीतीने वळणे ही कृपा दत्ताची तो अंतर्यामी आहे तर सर्वांची अंत करणे का वळविणार नाही मग दोघांनी त्या बाळाला बाहेर नेऊन वसिष्ठांच्या आश्रमाच्या दारात ठेवले व एक मृग मारून विश्वासाने ते मास दैत्याला दिले त्यानेही मनात हर्ष बाळाचे मास असल्याचा विश्वास ठेवून खाऊन स्वताला धन्य मानले हे माझ्या वैर्याचे मास ते आज मी खाल्ले आता मी मृत्यूला जिंकले मी चिरंजीव झालो असे तो म्हणाला पूर्णत परत तंत्र असूनही मूर्ख मनुष्यही घमेंड करतो ज्यावेळी मृत्यू किंवा हानी व्हायची असते त्यावेळी ती कोणाला टाळता येईल का असो रात्र पाच घटका शिल्लक राहिली असता वसिष्ठमुनी उठून आश्रमाबाहेर आली तेव्हा त्यांना दारात लहान बालकाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला तेव्हा नवलकरत करत इतर मुनींना घेऊन त्यांनी बालकाला पाहून मनात आश्चर्य केले याला रात्री कोणी कशासाठी ठेवले असावे असा विचार करत त्यांनी ध्यान केले ध्यानात त्यांच्या लक्षात सर्व आले ते मुनींना म्हणाले श्रेष्ठ अशा श्री आयुराजाला वर दिला त्याच्या प्रसादाने हा पुत्र इंदुमतीच्या पोटी जन्माला जन्माला आला आहे शुक्राचा आवडता जो हुंडासूर त्याने ह्या पुत्राला शत्रू मानून त्याला मारण्यासाठी पळविला दैवयोगाने तो येथे आला आहे हा दिव्य लक्षणांनी युक्त असून ह्याचे वदन पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे व नेत्र विशाल व सुंदर आहेत हा राजलक्षणांनी युक्त आहे हा आत्ताच जन्मल्यासारखा वाटतो हा मला देवाचा अंशच वाटतो दत्त रक्षण करत असलेल्या ह्याच्यावर कोण घाला घालू शकेल दत्तात्रेय परमात्मा जगद्व्यापक व क्षुती गेय आहे त्यांचा प्रसाद मिथ्या होणार नाही हा बालक अजेय होईल हा दैत्याला सत्वर मारून सर्व संकटे दूर करील सोमवंशाचा आधार असा हा शूर चक्रवर्ती होईल वशिष्ठ मुनी असे बोलत असताना आकाशातून देवांनी पुष्पवृष्टी केली मुनींच्या सूचनेनुसार ऋषींनी बाळाला आशीर्वाद दिला की जगाला व्यापणारा दत्त बाळाचे रक्षण करो दुधाच्या फेसा फेसाप्रमाणे धवलकांतीचा दत्त ह्या बाळाचे रक्षण करू सर्व आपत्तींचे निवारण करून तो भूत व दुष्ट ग्रह यांचे हनन करणारा दत्त ह्याचे त्रिकाळ रक्षण करू तो ह्याच्या हृदयात वसो व अरिष्ठांचा घात करू असे म्हणून त्या बाळाला त्यांनी विभूती लावली बाळाबद्दल वसिष्ठांच्या हृदयात स्नेह निर्माण झाला त्यांनी त्याला उचलून अरुंधतीच्या हातात दिले बाळ पाहताच मातेच्या स्तनाला पान्हा सुटतो त्याप्रमाणे अरुंधतीच्या स्तनातून पान्हा सुटला सर्वांतरिपुत्राचे कौतुक विचित्र आहे आपण स्वतंत्र राहून तो हे जगदयंत्र चालवितो मुश्रेष्ठ वसिष्ठ मुनी म्हणाले हा शत्रूंचे बंधन करील म्हणून ह्याचे नाव मी नहुष असे ठेवतो सत्पक्ष घेऊन हा दुष्टांचे पारिपत्य करील नह म्हणजे बंधन हे स्मरून मी ह्याचे नाव नहुष ठेवतो हा देवांचे रक्षण करील म्हणून नहुष नाव ठेवतो असे म्हणून त्यांनी बाळाला आशिर्वाद दिले ओम नमो भगवते दत्तात्रेया लिहून तो बालकाच्या कंठात बांधला की ज्यामुळे आधी व्याधीचा निराश व्हावा दोघीही बालकावर प्रेम करीत व न विसंबता त्याचे सर्वतोपरी रक्षण करीत तो रडू लागला की अरुंधती गीत गाऊन त्याला शांत करीत समाधी सुख बाजूस ठेवून वसिष्ठ मुनी त्याचे स्नेहाने लालन पालन करीत राजपुत्र हळूहळू मोठा होऊ लागला तो अरुंधतीला माता वसिष्ठांना तात म्हणू लागला तो दोघांनाही मोहित करू लागला आपली माता दुसरी आहे हे त्याला ठाऊक नव्हते तो आणखी मोठा झाल्यावर मुंजेला योग्य झाला मुनीने त्याचे उपनयन संस्कार केला नृपाच्या अधिकारानुरूप त्यावर संस्कार करून मुनींनी त्याला चार वेद व सहा शास्त्रे सांगितली राजपुत्र यथावकाश चौदा विद्यामध्ये निपुण चौसष्ट कलात प्रवीण धनुर्वेद व न्याय संपन्न झाला तो परमादराने मुनीचे सेवन करून त्याला विविध अस्त्रांचे रहस्य सांगितले तो सोमवंशात जन्मलेला त्याला वसिष्ठांपाशी विद्याप्राप्त झाली हे आयुराजाला ठाऊक नव्हते श्रीमत वर्य, श्रीमत श्री श्रीमत्परमंस प्रीराजकाचार्यवर्य श्री श्रीमत्वासुदेवानंद सरस्वती विरचि श्रीदत्मत्कशोध्याय श्रीगुदे दत्तात्रेयापणमस्तु श्रीवल्ल ने दत्ता तेया